वाल्मिकी रामायण कांड सर्ग चव्वेचाळीसावा सुग्रीवाने विशेष करून हनुमानाला आपल्या सर्व मनातला हेतू सांगितला कारण तोच सर्व वानरश्रेष्ठात उद्दिष्ट साध्य करण्याच्या बाबतीत निश्चित त्याही असा होता वायुपुत्र पराक्रमी हनुमंताला सर्व वनवासी वानरांचा सुग्रीव मोठ्या प्रेमाने म्हणाला वानरश्रेष्ठा भूमीवर अंतरिक्षात आकाशात स्वर्गात किंवा पाण्यात तुझ्या गतीला कुठेही प्रतिबंध असलेला मला दिसत नाही असुर गंधर्व नाग मनुष्य आणि देवता यांच्या आणि सागर आणि पर्वत यांच्या सकट सर्व लोकांची तुला माहिती आहे महाकपे वीरा तुझा पिता महावेगवान वायू त्याच्यासारखीच तुझी गती वेग तेज आणि हलकेपणा तेजाच्या बाबतीत सुद्धा तुझ्या तोडीचा या जगात कोणी प्राणी नाही म्हणून सीता कशी मिळेल याविषयी तूच मनात विचार कर हनुमंता तू राजनीती पंडित आहेस तुझ्यामध्येच बल बुद्धी पराक्रम परिस्थितीनुरूप वागणूक आणि मुसदीपण आहे तेव्हा हनुमंत हनुमंत कसा आहे याचे हनुमंतावर सर्वस्वी विसमून आहे आणि कार्य साध्य करण्याच्या बाबतीत हनुमान खात्रीने अधिक विसमण्याजोग आहे म्हणूनच कामाची चांगल्या प्रकारे जाण असणाऱ्या मयाला त्याच्या स्वामीने हाती धरून पाठवण्याचे ठरवले तेव्हा याच्याकडूनच कार्य सिद्ध होणार हे निश्चित झाला आपल्या नावाची खूण असलेली अंगठी राज राजपुत्रीला खुश पटण्याकर खून पटण्याकरता दिली या खुणाने वानश्रेष्ठ ती जानकी तुला तू माझ्याकडून आलेला म्हणून आनंदून पाहिली वीरा तुझा हा उद्योग बलयुक्त आणि पराक्रमाचा आहे आणि सुग्रीवाने तुला सूचना दिली त्याने जणू या कामाची सिद्धी सांगितली त्या वानर श्रेष्ठाने ते अंगठी घेऊन और हात जोडले आणि रामाच्या चरणानं वंदन करून तो वानरवीर तेथून निघाला वानरांच्या त्या मोठ्या सैन्याचे नेतृत्व जेव्हा त्या वीर वायुपुत्र कपिने घेतले तेव्हा मेघ नष्ट झालेल्या आकाशात नक्षत्रगणामध्ये निर्मळ पूर्ण बिंबाकाराने शोभणारा चंद्रासारखा तो शोभू लागला अतिबलिष्ठा तुझ्या बळाच्या आश्र्याला मी आहे पराक्रमी वानश्रेष्ठा वायूसुता पुष्कळ पराक्रम, पराक्रम करून ती जानकी ज्या प्रकारे मिळेल ते हनुमंता तू कर कंडाचा, किश्किंदाकांडाचा चव्वेचाळीसावा सर्ग